श्रीमद् भागवत महापुराण स्कंद सातवा अध्याय बारावा ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम नारद म्हणतात गुरुकुलात निवास करणाऱ्या ब्रह्मचाऱ्याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेवून दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे गुरुदेवांच्या चरणी दृढप्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे सायंकाळी आणि प्रातकाळी गुरु अग्नी सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायत्रीचा जप करीत दोन्ही वेळची संध्या करावी गुरुजी जेव्हा बोलावतील तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणावर डोके टेकवून नमस्कार करावा शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला मृगचर्म वस्त्र जटा दंड कमंडलू यज्ञोपवित्र आणि हातामध्ये पवित्र धारण करावे सायंकाळी आणि प्रातकाळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुजींना समर्पित करावी त्यांची अनु, त्यांनी अनुज्ञा दिली तर भोजन करावे नाही तर उपवास करावा आपल्या शिलाचे रक्षण करावे थोडे खावे आपले काम निपुणतेने करावे श्रद्धा ठेवावी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल तेवढाच व्यवहार करावा जो ग्रहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे इंद्रिय अतिशय बलवान आहेत प्रयत्न करणाऱ्यांचे मन सुद्धा ती क्षुब्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात तरुण ब्रह्मचाऱ्याने तरुण गुरुपत्नीकडून भांग पाडणे शरीराला मालिश करणे स्नान करणे उठले नावणे यासाठी यासारखी कामे करून घेऊ नयेत स्त्रिया अग्नीप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्याप्रमाणे होत आपल्या कन्येबरोबर सुद्धा एकांतात राहू नये इतर वेळी सुद्धा जरिरीपुरतेच तिच्याजवळ असावे जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात कराने हा देह आणि इंद्रिय केवळ आभास आहेत अा निश्चय करू स्वतंत्र होत नहीं तोयंत हा पुरुष और ही स्त्री द्वैत संपत नहीं तोयंत्या भोगबुद्धि कायम आते निश्चित शील रक्षणा है ये सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांगू गृहस्थाश्रम्या गुरुकुलात राहन गुरु की सेवा करने समयानुसार ऐच्छिक का है कारण पत्नी ऋतुकाथरी जागते ब्रह्मचाराने काजळ घालणे तेल लावणे मालिश करणे स्त्रियांची चित्रे काढणे मांस खाणे मद्य पिणे फुलांचे हार घालणे अत्तर सुवासिक तेल चंदन लावणे आणि अलंकार घालणे यांचा त्याग करावा अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव्य करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे अध्ययन करावे तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा तसेच जर सामर्थ्य असेल तर गुरु मागतील तेवढीही दक्षिणा द्यावी नंतर त्यांच्या आज्ञेने गृहस्थ वानप्रस्थ किंवा संन्यास आश्रमात प्रवेश करावा आणि जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्यांचे येणे जाणे असू शकत नाही तरी सुद्धा अग्नी गुरु आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वतःच्या अंशीभूत जीवभूताने जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत असे पाहावे अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी आणि गृहस्थ विज्ञान संपन्न होऊन परब्रह्मतत्वाचा अनुभव घेतो आता मी ऋषींच्या मतानुसार वानप्रस्थ आश्रमाचे नियम सांगतो यांचे आचरण केल्याने वानप्रास्थाश्रम्याला अनायासेच ऋषींचे लोक जे महर लोक त्यांची प्राप्ती होते वानप्रस्थ आश्रमात असणाऱ्याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारे धान्य खाऊ नये न नांगरलेल्या जमिनीवरील धान्य सुद्धा अयोग्य वेळी पक्प झाले असेल तर खाऊ नये अग्निवर शिजवलेले अथवा कच्चे अन्नही खाऊ नये फक्त सूर्याच्या उष्णतेने पिकलेली कंदमुळे फळे इत्यादी सेवन करावे जंगलात आपोआप उगवलेल्या धान्याचे नित्यनैमित्तिक कर्मांचे वेळी चरू पुरोडाश करून हवन करावे जेव्हा नवीन धान्य वगैरे मिळू लागेल तेव्हा अगोदर साठवलेले धान्य टाकून द्यावे अग्निहोत्राच्या अग्नीचे रक्षण करण्यासाठीच घर पर्णखुटी किंवा गुहेचा आश्रय घ्यावा स्वत थंडी वारा अग्नी पाऊस आणि सूर्याचे ऊन सहन करावे डोक्यावर जटाधारण कराव्यात आणि केस नखे दाढी मिशा काढू नये तसेच शरीरावरील मळही काढू नये कमंडलू मृगचर्म दंड वलकले आणि अग्निहोत्राची सामग्री आपल्याजवळ ठेवावी विवेकी मुनीने बारा आठ चार दोन किंवा एक वर्षपर्यंत वानस्प्रस्थ आश्रमाचे नियमांचे पालन करावे अधिक काळ तपश्चर्या केल्यामुळे बुद्धी विकल होणार नाही याचे भान ठेवावे वानप्रस्थ पुरुष आजार किंवा महातारपण यामुळे आपली कर्मे पूर्ण करू शकत नसेल आणि वेदांत विचार करण्याचे सामर्थ्यही त्याच्यामध्ये नसेल तर त्याने अनशनादी व्रत करावे अनशन सुरू करण्यापूर्वीच त्याने आपल्या आवहनीय इत्यादी अग्नींना आपल्या आत्म्यामध्ये विलीन करून घ्यावे मी माझेपणाचा त्याग करून शरीराला त्याच्या कारणभूत तत्वांमध्ये योग्यत तऱ्हेने विलीन करावे जितेंद्रिया पुरुषाने आपल्या शरीरातील आकाशाला आकाशात प्राणांना वायूमध्ये उष्णतेला अग्नीमध्ये रक्त कफ पू या पाण्याच्या तत्वांना पाण्यामध्ये आणि हडे इत्यादी कठीण वस्तूंना पृथ्वीमध्ये लीन करावे हे राजा याचप्रमाण व भाषण याधिष्ठातृ देवता अग्निम्य हाथ आणि कला कौशल्याला इंद्रा पाय गति कालस्वरूप विष्णु रति और उपस्थ इंद्रिया प्रजापति पायू आ मलोत्सर्गा आश्रयानुसार मृत्यू लीन करावे कान आ शब्दाला दिशांध्य स्पर्श त्वचेला वायू मध्य सहित रूपाला ज्योति मध्य रसान सहित रसनेंद्रिियाला गंधासह नाका पृथ्वी में विलीन करावे मनोरथासह मना चंद्रा जान पदार्थासह बुद्धि ब्रह्मदेवा तसेज अहंता ममतारूप क्रिया अहंकाराला कर्मासह रुद्रा विलीन करावे। याचप्रमाणे चेतनेसहित चित्ताला क्षेत्रज्ञामध्ये आणि गुणांमुळे विकारी वाटणाऱ्या जीवाला परब्रह्मामध्ये लीन करावे त्याचबरोबर पृथ्वीला पाण्यात पाण्याला अग्नीमध्ये अग्नीला वायूमध्ये वायूला आकाशात आकाशाला अहंकारामध्ये अहंकाराला महत्त्वामध्ये महत्त्वाला अव्यक्तामध्ये आणि अव्यक्ताला अविनाशी परमात्म्यामध्ये विलीन करावे याप्रमाणे अविनाशी परमात्म्याच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेली जी चित वस्तू आहे तो आत्मा आहे तो मी आहे हे जाणून अद्वितीय भावामध्ये स्थिर व्हावे जसे आपले आश्रम असणारे लाकूड भस्म झाल्यावर अग्नि शांत होऊन आपल्या मूळ रूपात राहतो तसेच त्याने सुद्धा राहावे इति श्रीमद् महापुराणे पारमहंश्याम संहितायाम सप्तम स्कंधे युधिष्ठिरद संवाद सदाचार निर्णय नाम द्वादशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हरे नम